जीवी लोकी विशेष लोकीा दृष्ट विजय हो आवे जीवी मध्य आदिपुरुषाच अखंड भजन कर सर्व सुख प्राप्ति एक साधन ताच फल सर्व सुख प्राप्ति असा दो मध्य साधन फल फलभाव प्रतिपादन तो साधन फल फलभाव प्रतिपादन करून आता ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथा चा फला दृष्टिने वर्णन करता ज्ञानेश्वर महाराजांची ही पदयोजना असल्यामुळं त्याचं कर चिंतन करण्याची आवश्यकता जसं आपण आतापर्यंत केलं तसं या व्यतिरिक्त आणखी काय मागण्या आहे मागण्यास आहे आणि ग्रंथोपजीविशेषी लोक दृष्टा दृष्टविजये हो विशेषे करून म्हणजे या इथे मृत्यूलोकात ग्रंथोपजीवी म्हणजे या ग्रंथाचे पठन सर्वण अर्थ ज्ञान संपादन सम्यक समतोल सुमधुर समन्वयपूर्वक ज्ञान संपादन करणारे मनन द्वारा अर्थरूप संपादन यथार्थ अपन स्वतः मूर्तिमंत अर्थरूप हो जीवन है ग्रंथा पठन अर्थपरिचय अर्थरूपता इत्यादी संपादन करना करिता जी प्राणारणा है जो प्राणधारण केवल एवड कगण है, है। ग्रंथा एक निष्ठ उपासक अभ्यास कि अशा लोक दृष्टादृष्ट मे ऐहिक भोग व पारद्रिक भोग एक अर्थ कि परमात्म्याचा सगुण साक्षात्कार आणि निर्गुण साक्षात्कार संपादन करून विजयी व्हाव या शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे की त्यांचा उत्कर्ष व्हावा आणि नित्य सुखाने म्हणजेच रम्य समाधानाने त्यांनी असावं असं दृष्ट आणि अदृष्ट या शब्दाचे दोन अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आणखीन काही अर्थ सांगणार आहे ते या विस्तारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथोपजीवी हा जो शब्द वापरला याच्याबद्दल बराच व्हापोह होतो त्यापैकी अगदी सामान्य लोक काय त्याच चिंतन करतात ते सांगतो ग्रंथावर उपजीवी का करणारे बस मग ग्रंथावर उपजीविका करणारे म्हणजे तीन महत्वाने लोक आहेत एक लेखक एक प्रकाशक आणि एक वितरक हे सगळे तीन लक्षात ठेवायचे हे तीन ग्रंथोपजीविक म्हणजे ग्रंथावर उपजीविका करणारे लोक आहेत आता या व्यतिरिक्त काही लोक आहेत ते, ते निराय उदाहरणार्थ तो जो प्रकाशक असतो त्याला सहाय्यक मुद्रक असतो मुद्रक असतो त्याला अक्षर जुळणी करणारे असतात असे वेगवेगळे भी त्याच्यामध्ये पोटभाग आहे म्हणजे सगळे ग्रंथ उपजीवी आहे म्हणजे ग्रंथ याच्यावर उपजीविका करणारी आहे हा अर्थ बरोबर नाही कारण अत्यंत स्थूल असलेले अत्यंत सामान्य असलेले जे लोक म्हणजे उथळ विचार करणाऱ्या लोकांचा हा अर्थ आहे म्हणून त्याचा फार विचार करण्याची गरज नाही चुकीचा एवढा समजून घ्या म्हणजे संपलं इतकं स्थूल करता ज्ञानेश्वर महाराजांची प्रवृत्ती कधी होणं शक्य नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे जास्त चांगलं पण लोकांमध्ये तसा अर्थ केला जातो काही लोक त्याचे बडे बडे लोकसुद्धा प्रसंगाने बोलतात कधी काही लोक विनोदाने बोलतात विनोद असो तशे तशे ते चुकी तुम्हें लक्ष्य विषय संपला उपजीव, हे अपने पाठ है उपजीवीए उपजीवन आ रहे तो उपजीव्य जगवना उपजीवक जगनारे तो उपजीव्य जगवीनाराण प्रदत्व ज्यादा उपजीव्य शब्दा है अपना असादर अर्थ है प्रमाण अपन आर अर्थ घर ही गोष्ट बरबर लक्षा ग्रंथोपजीवी ग्रंथ उपजीवी पहला ग्रंथ शब्दा तुम्हारा अर्थ संग ग्रंथ शब्दा पुस्तक ग्रंथ शब्दा कादंबरी मनोरंजकते निर्माण असा अर्थ ता नहीं का महा, महाकाव्य महाभारत ले नवे काव्य मे अत्यंत थोर महापुरुषां का ते काव्य ग्रंथच आहेत पण सामान्य लोक ज्याला तला लिहितात तो अशा प्रकारच कानाची मनोरंजक असलेली अशी उथळ नाटक ती नव्हे भरताने लिहिलेले जे नाटक आहेत ते प्रमाण आहे कारण भरताने लिहिलेल्या नाटकात सुद्धा बऱ्याच गोष्टी अत्यंत अर्थपूर्ण अशा प्रकारच्या म्हणून तो देखा काव्य नाटका हा जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्रघंटे का अर्ध ध्वनी रसनिष्प जो स्थाई भाव आहे तो आस्वाद्य भावा आस्वाद्य योग्य व्हावा यासाठी त्याची कशी आवश्यकता आहे त्या रस आपण लिहिलेला आहे गोष्ट आपल्याला इथे लिहायची नाही दर्शकांच्या हृदयामध्ये रसनिष्पत्ती कशी होते रसामध्ये साई भावाच काय काम आहे त्याचे विभाव कोणत्या प्रकारचे आहेत अनुभव कोणत्या प्रकारचे आहेत तो आता विषय आपला नाही आहे पण त्याखेरीज रसनिष्पत्ती होतने ही जी गोष्ट आहे ते सांगत असताना त्याच काव्याचा त्याच नाटकांचा उल्लेख आहे की जी काव्य आणि नाटक ही मनुष्याच्या जीवनातल्या एका आदर्श स्वरूपाला कला स्वरूपाला प्राप्त झाले असतील आसे। त्या ही, त्या जीवनाता अर्थाच आविष्करण अभिव्यक्ति मध्य है आम नहीं तरीके लिहिलेली पुस्तक त्याला ग्रंथ ही संज्ञा दिली जात नाही कारण पहिल्यांदा ग्रंथ या शब्दाचा अर्थ शास्त्र असाय असं लक्षात ठेवा ज्याप्रमाणे शास्त्र शब्दाचा अर्थ काय केलाय वेद असा केलाय तस्माच शास्त्रमाणन ते कार्या कार्य व्यवस्थित इथे शास्त्र शब्दाला मुलगी ते पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र त्याचा अर्थ वेद त्याचा अर्थ श्रुती असा केलेला या कारणे पै बापायाची कृपा वेदाची या निरोपा आन न पुढे लिहिले आहितापासून काढित हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा म्हणून शास्त्र शब्दाचा अर्थ आहे वेद मूळ ज्यावेळी भाष्य लिहिलं गेलं त्यावेळी श्री मदाद्य शंकराचार्य शास्त्र यौनित्वरा व्याख्यान करता ऋग्वेदादी शास्त्र शास्त्र शब्दाद करावा ज्ञानेश्वर मऊली संगते अदाद्य शंकराचार्य संगतरिक लोकान विचार करना चीज गरज तिथे शास्त्र योनित्वात हे सांगत असताना वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद एक गम्य किंवा वेदाचा अशा प्रकारचे दोन अर्थ स्वतः शंकराचार्यांनी केलेले आहेत त्याचा खुलासा करते वेळी आचार्यांनी असा केला योनि शास्त्र योनिही शास्त्र शास्त्रम योनिरस्य शास्त्र असे उभय पद्धतीने तिथे चिंतन सांगून त्याचा खुलासा केलेला म्हणजे ग्रंथ म्हणजे शास्त्र शास्त्र म्हणजे ऋग्वेदादी शास्त्र म्हणजे वेद असा त्याचा पहिला अर्थ होतो ग्रंथोपजीवी यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना कोणता अर्थ याच्या आहे याच्याबद्दल ओहापोह बराच करण्याची गरज आहे पण त्यातलं तत्व फक्त मी तुम्हाला सांगणार तत्पूर्वी ग्रंथ शब्दाचा अर्थ सांगून मग मी पुढचा अर्थ सांगेदा शास्त्र म्हणजे वेद म्हणजे ग्रंथ वेद एकदा अंगीकारलामृति अवय रेखा अंगी का भाव लवि अर्थ शोभा वेदोपजीवी जेवडे ग्रंथ है सर्व ग्रंथ वेद या शब्द ना एक अर्थ करो मग दूसरा अर्थ करो एक अर्थ आग्वेदादी शास्त्र उपजीव्य मानना रेजे है उपजीव्य प्रमाण मान जे लोग ग्रंथोपजीवी वेद अपने ला प्रमाणत है शास्त्र अस्मत शास्त्र प्रमाण जे लोग है नंथोपजीवी तरीका केवळ प्रमाण मानायच आणि आपला त्याचा पुढे काही संबंध नाही असं समजायचं असं नसून आपल्या जीवनात कर्तव्या कर्तव्याच्या निर्णयाच्या बाबतीत प्रमाण मानणं याला म्हणतात ग्रंथोपजीवी आपल्या जीवनामध्ये काय कर्तव्य आपलं आपल्या जीवनामध्ये अकर्तव्य काय आपण प्रत्यक्ष काय करायचं आणि काय करायचं नाही याचा निर्णय शास्त्राच्या वातीविरी क्रिया निर्णय शास्त्र प्रकाशामध्ये शास्त्राच्या विचाराने आपल्या क्रियेचा निर्णय करून त्या क्रियेला प्रामाण्य मानून स्वतः वागणारे त्याला प्रमाण मानणारे असं म्हणायचं याच नाव आहे ग्रंथोपजीवी हा एकदा अर्थ समजला म्हणजे त्याच्या पुढचा अर्थ असा कि ग्रंथोपजीवी म्हणत असताना वेदशास्त्र इत्यादी प्रमाण मानून आपल्या जीवनामध्ये कार्या कार्याच्या निर्णयात त्याला प्रमाण मानून वागणारे असे ह्याचा अर्थ असा झाला की वेदोपजीवी वेदानुसारी असणारे ग्रंथ म्हणजे कोण म्हणजे स्मृती ग्रंथ आले चण साही शास्त्री करण सहा शास्त्र आले अठरा पुराण आली दादांच्या शब्दात बोलायचं झालं तर विद्येची अष्टादश प्रस्थाने जेवढी सांगितले तेवढी सगळीच्या सगळी वेदोपजीवी आहेत म्हणजे वेदाला अनुसरणारे जेवढे ग्रंथ असतील तेवढे सर्वच्या सर्व, सर्व ग्रंथ त्याला प्रमाण समजणं हा त्याचा अर्थ होतो याच नाव झालं ग्रंथोपजीवी म्हणजे वेदादी ग्रंथानुसार वेदोपजीवी असलेल्या ग्रंथानुसार आपला आचार आपली श्रद्धा आणि आपल्या स्वतःचा विचार यांना ठेवून म्हणजे आपला आचार तदनुसार ठेवून श्रद्धा कशा प्रकारची ठेवून आपला विचारही त्याच पद्धतीचा ठेवून प्रत्यक्षतेमध्ये वस्तुपाठ रूप स्वतःच जीवन व्यतीत करणारे जी जी कारण प्रत्यक्षतेमध्ये तस जीवन व्यतीत करण वेदानुसार आपल्या जीवनाचा वस्तुपाठ आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करणं व इतरांच्या तो प्रमाण म्हणून आदर्श मन निर्माण कर जीवन मध्य नाव है ग्रंथोपजीवी इतरना ग्रंथोपजीवी ते लोक जे हैं उद्देशन ज्ञानेश्वर महाराज इधे संगत मधे एका विचाराची स्पष्टता करूंग ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ या शब्दा वेदवैवेदानुसारी वी सर्व ग्रंथ अपेक्षित है तो यही लोक संगी अभी है कि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ सर सा अपने स्वत लिखले पांच ग्रंथ है कस बरबर नहीं चिंतन कर सर्व हे ग्रंथ घेतल्यानंतर म्हणजे वेद आणि वेदोपजीवी ग्रंथ घेतल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीचा व त्यांच्या सर्व ग्रंथांचा समावेश होतो ही गोष्ट खरी आहे पण केवळ ज्ञानेश्वरी हाच ग्रंथ व याच ग्रंथाचा हा शब्द बोधक असून ग्रंथोपजीवी म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीला प्रमाण समजून वागणारे असा जर त्याचा अर्थ केला तर काय अर्थ करताय असाही एक म्हणणारा वर्ग आहे किंवा पाच ग्रंथ फार फार तर असा म्हणणारा ही एक वर्ग आहे तर त्याचा थोडक्यात अर्थ असाय कि यात ग्रंथ हा आलेला शब्द हा ज्ञानेश्वरी ग्रंथ अमृतानुभव ग्रंथ हा ग्रंथ असा विशेष निर्देश नसल्यामुळं वाचक, मुले। वाचक शब्द वाचक शब्द मन ग्रंथ हाथ शब्द प्रवृत्त ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उद्दिष्ट तो बोधक है अशेष व संकुचित अर्थ करना चाहिए ज्ञानराज मऊली इतर को ही नहीं संकुचित अर्थ करता येत नहीं ज्ञानेश्वर महाराज ज्यादा अपन विश्व मऊली ज्ञानेश्वर महाराज फक्त आपल्या ज्ञानेश्वरी पुरताच हा विषय लिहिलेला आहे असा अर्थ केल्यावर सहजच विचार करणाऱ्या माणसाच्या लक्षात येत की ज्ञानेश्वर महाराज हे संकुचित वृत्तीचे होते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना संकुचित वृत्तीच करण हेही बरोबर नाही आणि सामान्य मुखाने तो शब्द प्रवृत्त झाला असताना त्याचा विशेष व संकुचित अर्थ करण्याचा फक्त तो शब्द उच्चारक लेखक जो असतो त्यालाच अधिकार असतो इतरांवर कोणालाही नसतो त्यामुळे आपला अधिकार नाही म्हणून आपण करू शकत नाही किंवा कोणी करू शकत नाही ज्ञानराज माऊलींच्या खेरीज एक आणि दुसरी गोष्ट त्यांना या संकुचित अर्थामध्ये हलून उदार चित्ताच्या विश्वमौलीला लोकांचा करता है संकुचित स्वरुपाने अर्थ करना उचित हो शब्द ने फानेश्वरी पांच ग्रंथि स्वत सामुखाने प्रवृत्त शब्द आया ग्रंथे वेदोपनिषदापस तो थेट निरोप्बा महाराज वेदानुसारी जे ग्रंथ सर्व ज्यांच्यामध्ये ईश्वरी प्रसाद आहे ज्यांच्यामध्ये सद्गुरु प्रसाद आहे असे जे ग्रंथ आहेत की जे थोडक्यामध्ये वैदिक ग्रंथ माला आहे ते सगळे ग्रंथ माला ग्रंथ शब्दाने अभिप्रेत आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांना विवक्षित आहे असं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या उदार चित्तवृत्तीचं त्यांच्या उदात्त भावनेचं उदात्त विचाराचं दर्शन होतं आणि सामान्य मुखाने शब्द प्रवृत्त झाल्यामुळे किती ग्रंथांचा त्याच्यामध्ये तुम्ही समावेश केला तर तो होऊ शकतो आता पुणे असं म्हणेल की या ग्रंथाने नास्तिक ग्रंथ का घेऊन येत तर सहजच आहे की बोलून चालून ते, ते नास्तिक असल्यामुळे ते घेण्याचं काही कारण आहे ज्याप्रमाणे चहोवेदी जाण साही शास्त्रीकरण तिथे आस्तिक नास्तिक लिहिले तर तिथे म्हणजे सामान्य मुखाने प्रवृत्त झाल्यामुळे तिथे काय करायला पाहिजे सहा नाई हो असं जर कोणी म्हणेल तर नाही घेता का नाही घेताय ज्ञानेश्वर महाराज स्वतः वैदिक असल्यामुळे त्याच अभंगात पुढे काय लिहिले वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र म्हणजे वेद व शास्त्र, शास्त्र वेद व वेदानुसारी शास्त्र असा त्याचा अर्थ होत म्हणून वैदिक ग्रंथांचा त्याच्यामध्ये अंगीकार करायचा इतरांची व्यावृत्ती करायची यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही हे परंपरेला धरून संप्रदायाला धरून विचाराला धरून अशा प्रकारचा आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथोपजीवी असं म्हटलं असल्यामुळं ग्रंथ शब्दाचा अर्थ शास्त्र शास्त्र शब्दाचा अर्थ ऋग्वेदा शास्त्र आणि ऋग्वेदा शास्त्राचा अर्थ ऋग्वेदा अनुसरणारे इतर सर्व ग्रंथ मग स्मृती पुराण संत वाङ्मय निवृत्तीनाथांच्या पासून निळप्पा महाराजांच्या पर्यंत सर्व वाङ्मय हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ग्रंथ शब्दाच्या बद्दल परंपरेने कोणत्याही वाङ्मयाला कोणत्याही पुस्तकाला कोणत्याही अक्षर रचनेला ग्रंथ ही संज्ञा देता येत नाही का तर ग्रंथ या शब्दाची एक स्वतंत्र व्याख्या केलेली आहे ग्रंथस्तू अज्ञान ग्रंथी छेदन कर्मणी समर्थानी सक्षास्त्र रत्नानी अशी त्याची व्याख्या केलेली आहे ग्रंथ ग्रंथ म्हणजे काय जी अज्ञान ग्रंथी व तत्काली असलेली चिदचिद ग्रंथी छेदन करण्याच्या बाबतीत सर्वथव समर्थ है अंगत सी सच्छास्त्र रूपी ती रत्नेंथ हो वचना ने प्रतिदन ज्यादा ग्रंथा अध्ययना श्रवना समन्वय पूर्व ज्ञाने वसरते, सरते शेवटी त्या ग्रंथाप्रमाणे अर्थरूपता संपादन करण्याने ज्याच्या चित्तातील अज्ञान ग्रंथी निवृत्त होते ज्याच्या चित्तातील अज्ञानकारी असलेली चिदचिद ग्रंथी निवृत्त होते अशी जी शास्त्ररत्न असतील त्या शास्त्ररत्नाला ग्रंथ हि संज्ञा द्यावी असा या व्याख्येचा अर्थ आहे या दृष्टीने जर आपण चिंतन करू लागलो तर या लक्षणामध्ये वेदोपनिषदापासून संत वाङमचे जेवढे ग्रंथ आहेत ते सर्व च्या सर्व ग्रंथानवर्तक त्याबरोबर चिदचिद ग्रंथी भेद करणारे किंवा संशयाच्या सुटल्या गाठी म्हणजे संशय ग्रंथी निवृत्त करणारे आणि संशय म्हणजे कुठली तरी अनात्मसंशय नव्हे केवल त्रम पदार्थाविषयीचे संशय केवल तत्पदार्थ विषयीचे संशय किंवा तत्पदार्थाभिन त्रम पदार्थ विषयक संशय अशा प्रकारचे जे संशय त्या संशयांचे छेदक असल्यामुळे हे समस्त ही ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांना विवक्षित आहेत असं आपण म्हणालो तर हा अर्थ हा आशय हा भावोन्मेष योग्य अशा प्रकारचा उचित अशा प्रकारचा होईल असा याबद्दलचा थोडक्यात विचार यात सुद्धा ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की ज्ञानेश्वर महाराजांना हा अर्थ विवक्षित आहे असं म्हणते अनुमानाने तरकाने ज्या गोष्टी बरोबर जुळतात त्या प्रतिबादल असं का प्रतिपादन केलं त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विशेष निर्देश केला नसल्यामुळे असाच त्याचा विवक्षितार्थ असं म्हटलं पाहिजे की जो अर्थ विचारांती सगळ्याला मान्य होईल म्हणून या दृष्टीने जर आपण विचार केला तर वेदोपनिषदा पासून निळोपा महाराजांच्या गाथेपर्यंतचे जेवढे ग्रंथ असतील तेवढे तुम्ही म्हणाल ते निळोपा महाराजांचे नंतर झाले आहेत तुम्ही आत्ता अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत झालेले जेवढे ग्रंथ तेवढे त्यावेळी अभिप्रेत आहेत आज हेही ग्रंथ अभिप्रेत आहेत कारण त्याचा सामान्य मुखाने प्रवृत्त झालेला अर्थ जर आपण स्वीकारला तर तुम्ही जितकं त्याच पोट मोठं कराल तेवढं त्याच्यामध्ये मावणार आहे कारण तुका म्हणे वाव कोटी या ग्रंथ शब्दामध्ये फार मोठा वाव आहे तुमारा मागे सांगितलं की लंबोदराष्ट बिकटो विघ्न शोगणा धीपा लंबोदर म्हणजे ढेर पोट का एवढं भगवंताच गणेशाच मोठ पोट का झालं त्याच कारण सर्वांचे अपराध पोटात घालून घालून त्याचं पोट मोठं झालं <laughs> काही कारण नाही आणि आपल्या सर्वांच्या अपराध पोटात घालावी एवढा वाव त्याच्या पोटामध्ये त्याप्रमाणे ग्रंथ हा शब्द ज्यावेळी सामान्य मुखाने प्रवृत्त होतो त्यावेळी सामान्य मुखाने प्रवृत्त झालेल्या ग्रंथ शब्दाच्या वेदोपजीवी काही ग्रंथ निर्माण केले आणि त्या ग्रंथांचं जर कोणी अध्ययन चिंतन करून त्याच्या अज्ञानाचा छेद झाला त्याच्याही संशय ग्रंथी त्या ग्रंथाने निवृत्त झाल्या तर तेही ग्रंथ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत विभक्षित आहेत किंवा ते होऊ शकतील कारण अजून व्हायचं म्हणजे इतकं त्या ग्रंथाच ग्रंथ या शब्दाचं रूप रूप मोठ केलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात नाही कारण तुला ज्ञान निवर्तक जे ग्रंथ आहेत ते वेदानुसार आहेत का हा पहिला प्रश्न जर ते वेदानुसारी असतील तर तेही ही मान्य आहेत उदाहरणार्थ मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे काव्य आणि नाटक हे कसल्या अज्ञानाचे निवर्तक आहेत पण ते कसे आहेत वेदोपजीवे वेदाला धरून सगळे दिले मग वेदाला धरून जर तुला अज्ञान निवर्तकता तर मान्य म्हणून तर चौदा विद्या चौसष्ट कला ह्या ज्या दिल्या आहेत त्या काय आहेत तुला विद्या निवर्तक आहे पण तुला विद्या निवर्तक या ग्रंथाची मर्यादा ठरलेली आहे म्हणून तेवढ्या पुरत जरी त्याला ग्रंथत्व दिलं तरी सुद्धा सर्दी शेवटी याच ग्रंथांना आपल्याला महत्व दिलं पाहिजे की जे ग्रंथ मुलाज्ञान निवर्तक आहे अर्थात मुमुक्षो करता हा अर्थ आहे सर्वसामान्य लोकांना ती गोष्ट मान्य कारण त्याची ऋण झुणती क्षुद्रघंती का अर्थत असं तिथे महाराजांनी दिलेलं आहे म्हणून त्या ग्रंथाला मान्यता आहे महाभारत हा इतिहास ग्रंथ महाभारत हा काव्य ग्रंथ आहे पण इतिहास आणि काव्य ग्रंथ असला तरी तो ग्रंथ गुरुवतीचा ठाव महाराजांनी लिहिले हा ग्रंथ कसा आहे ग्रंथामधल्या श्रेष्ठ स्थानाला पोचलेला आहे असं त्याचं पुढे वर्णन म्हणजे इतिहास सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत झाला काव्य सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत झालं पण ते काव्य तो इतिहास की जो ग्रंथ गुरुवतीचा त्याचा अर्थ झाला असं नाही वेदाने जर नास्तिक लोकांनी वेदाला मानायच नाही म्हणून काही गोष्टी लिहिल्या आहेत वेदाने करू नका म्हटलेल्या गोष्टी करा म्हणून लिहिलेल्या कलंजम भक्षेत त्याने लिहिलं नाही कलंजम भक्षेत असं निर्माण केलं जाईल जे तुम्ही लिहिलं असेल त्याच्या उलट नाहीयेत म्हणून मग त्यांचा त्यांना ग्रंथही समजण्यात येता येणार नाही परवा तुम्ही कि थोर थोर महापुरुष की ज्यांनी द्वैताचं प्रतिपादन केलं त्या पुरुषांना गुरु म्हणावं का नाही तो दादानी ले ते आमच्या लक्षणाप्रमाणे गुरुपदाला योग्य नाहीत असं लिहिलंय म्हणजे ज्यावेळी तुम्ही सूक्ष्म सूक्ष्म असा विचार करीत जाल त्यावेळी द्वैत ग्रंथ प्रतिपादक जे लोक आहेत ते द्वैत ग्रंथ प्रतिपादक लोकही वो त्यांचे ग्रंथ ही या ग्रंथ पदाला योग्य होणार नाही ये येत वैदिक असल्यामुळे त्यांना ग्रंथ या पदाने जरी स्वीकारलं गेलं तरी ज्यावेळी तुम्ही पुढे पुढे जाल त्यावेळी गोष्ट येणार किंवा दादा लिहिलंय कि द्वैत प्रतिपादक जे ग्रंथ आहेत ते जर वेदाला प्रमाण मानणारे असले तर त्यांचीही संगती त्याने अशी दिलेली आहे की ते ग्रंथ मुमुक्षू करता अपेक्षित नसून ते ग्रंथ जे मल विक्षेपण आहेत करता अपेक्षित आहे म्हणून तेही ग्रंथोपजीवी म्हणायला हरकत नाही ज्यावेळी तुम्ही समन्वयाचं बोलणं कराल त्यावेळी असं लक्षात ठेवा आणि ज्यावेळी मुमुक्षू असा हळूहळू हळूहळू ज्यावेळी सगळ्यांची आवृत्ती करीत परवाच्या शब्दात सांगायचं म्हणजे सगळ्यांची अवज्ञा करीत ज्यावेळी एकनिष्ठ अद्वैत बोधापर्यंत जाईल त्यावेळी द्वैतावज्ञासवृत्तिक काल मी तुम्हाला पारमार्थिक सुख परमात्म सुख पण परमात्म, सुख, परमात्म सुखात सुद्धा निर्विषयक सुखात सुद्धा सवृत्तिकता आणि निर्वृत्तिकता यद्यपि निर्विषयक सुख म्हटल्यानंतर ते श्रेष्ठ स्वरूपाच आहे निर्विषयक सुख म्हटल्यानंतर त्याची योग्यता इतरांना ये कोणाला येणार नाही हे जरी खरं असलं तरी त्या निर्वि सवृत्तिकता असेल तर तीही मुमुक्ष दृष्टीने त्याज्य सवृत्तिकतेचाही तिथे परित्याग केलाय अनुहती गुंतला नेणे बाह्य रंग इथपर्यंत सगळे ठीक आहे पण वृत्ती येता बळ मग येता मग बळ लागेल म्हणजे वृत्तीवर येतानाही त्याला कष्ट कर होतो तर इतरांची गोष्ट काय वृत्तीवर येण ही त्याला अवघड आहे तर मग त्याच्या वृत्तीच्या पुढे बहिरंग व्हायचं हा विषय दुसरा दूर राहिला म्हणून ही एका एका दृष्टीने केलेली थोडी थोडी अशी सूक्ष्मता ज्या मानाने अधिकार असेल त्या त्या मानाने त्या मताचा त्या त्या साधनाचा अवलंब करावा असा त्यातला भाव आहे तो भाव आपण लक्षात घेतला म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल इतका अर्थ झाला आणि ग्रंथोपजीवी पुढे महाराजांनी लिहिले विशेषी लोके या लोकी विशेषत म्हणजे दोन्हीकडे लावायचं विशेषत या लोकी व विशेषत या लोकी मनुष्यानी आता मनुष्यानी असा जो अर्थ आम्ही केला त्याचा काय अर्थ आहे तो तुम्हाला सांगतो या लोकात विशेष करून मनुष्यांनी स्वतःच्या हितासाठी परहितासाठी दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर आत्मोद्धारासाठी व समाजोद्धारासाठी इथे आत्मोद्धारासाठी म्हणजे स्वतःच्या बरं का मत साठी परहितासाठी आत्मोद्धारासाठी समाजोद्धारासाठी कुटुंब व्यवस्थ कुटुंबाच्या हितासाठी घराच्या हितासाठी गावाच्या हितासाठी प्रांताच्या हितासाठी देशाच्या हितासाठी विश्वाच्या हितासाठी म्हणून किंवा एवढ्यांच्या उद्धारासाठी म्हणून ग्रंथोपजीवी ग्रंथांनाच उपजीव्य भूत म्हणजे प्रमाणभूत मानावं हा त्यातला मुख्य भाग आहे वेदाला व वेदोपजीवी ग्रंथांना उपजीव्य भूत मानणं म्हणजे प्रमाण याचा अर्थ असा झाला कि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रमाणभूत कोण ग्रंथ परहित करायचं असेल तर ता प्रमाणभूत कोण ग्रंथ म्हणजे वेदनीतीला धरून जेवढे म्हणून व्यवहार असतील ते सर्वच्या सर्व, सर्व व्यवहार वेदाला प्रमाण धरून आहेत असा त्याचा अर्थ नाही वाचा बोलो वेद नीती करू संला अर्थ एवढाच आहे की आपण जी गोष्ट करू ती गोष्ट वेदाला धरून असले पाहिजे मी वेदाच प्रामाण्य मानून केले पाहिजे म्हणजे वेदाच प्रामाण्य मानून स्वतःच्या व्यवहाराचा निर्णय परहिताचा निर्णय समाजाच्या व्यवहाराचा निर्णय फार फार तर काय संपूर्ण मानव समाजाच्या उद्धारासाठी म्हणून वेद ग्रंथाला प्रमाण मानून त्याला उपजीव्य समजून उपजीव्य शब्दाचा अर्थ प्रमाण उपजीव्य भूत म्हणजे प्रमाणभूत गौरव स्थान प्रामाण्य स्थान जर कोणी असेल तर वेद आहेत असं समजून मनुष्यानी वर्तन करावं असं महाराजांच्या म्हणण्यात तात्पर्य आहे असा अर्थ करीत असताना ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा वेद वेदाला अनुसरून वेदाचा अंतिम भाग असलेली उपनिषद भगवत गीता रामायण वेदोपजीवी स्मृती ग्रंथ अठरा पुराणे ब्रह्मसूत्र हे व या समजलेले जेवढे म्हणून वैदिक ग्रंथ असतील त्या सर्व वैदिक ग्रंथांना स्वतः ज्ञानेश्वर महाराज प्रमाण म्हणजे उपजीव्य मानतात हे पहिल्यांदा गोष्ट लक्षात त्यांच्या केवळी गणेशाचं संपूर्ण वीस ओव्यांचं जर तुम्ही चिंतन केलं के तर के ते कोण कोणत्या ग्रंथांना उपजीव्य भूत म्हणजे प्रमाणभूत मानतात याचा तुम्हाला निर्णय कळेल <coughs> इंडियन हेरिटेज भारतीय संस्कृती याबद्दल विचार करायचा काय करावं तर मी त्यांना सांगितलं फक्त समजा त्याच्या पोटामध्ये सर्व गोष्टी कारण कोणते कोणते ग्रंथ मी मानतो याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी जणून एकत्र एक दिलेली यादीच आहे असं तुम्हाला त्या गणेश वर्णनावरून दिसेल बाकी इतरत्र पिष्कळ प्रमाण येतात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिस्ते कोणते ग्रंथ प्रमाण मानलेले आहेत हे सहज कर म्हणून ज्ञानेश्वर महाराज कोणत्या ग्रंथांना प्रमाण म्हणजे उपजीव्य मानतात ज्या ग्रंथांना आपण उपजीव्य समजतो त्या ग्रंथाप्रमाणे वागणं त्याचा अर्थ समजून घेणं हे कार्य जे लोक करतील त्याचं नाव आहे ग्रंथोपजीवी ग्रंथोपजीवी या पदामध्ये त्या लोकांचा निर्देश आणि ग्रंथ उपजीव्य समजणं हे ग्रंथाकडे आहे म्हणजे प्रमाण समजणं आणि असं प्रमाण समजणारे जे लोक त्याचं नाव आहे ग्रंथोपजीवी तेव्हा स्वतः ज्ञानेश्वर महाराज हे कोण कोणते ग्रंथ प्रमाणभूत मानतात त्यातला एक महत्वाचा भाष आहे या ग्रंथांना उपजीव्यभूत म्हणजे प्रमाणभूत मानून आपल्या आचाराचे आपल्या भावनेचे आपल्या भक्तीचे आपल्या विचाराचे निर्णय करणं अवश्य आहे हा त्यातला महत्वाचा भाग हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आचाराचा निर्णय कसा करायचा आपल्या भावनेचा भक्तीचा निर्णय कसा करायचा आपल्या विचाराचा निर्णय कसा करायचा हे तरुण माणसांना कळत नाही लहान माणसांना कळत नाही लहान माणसं कळत नाही म्हणूनच लहान आहे तरुण माणसांच्या ठिकाणी त्यांच्या तारुण्याच्या मदामुळं अतिवेग असल्यामुळं विचार करण्याची त्यांना शक्ती नसते म्हणून ते एकदम काम करायला प्रवृत्त होतात पण निदान जे थोडे प्रौढावस्थेत आले त्यांनी तरी निदान वृद्धांनी तरी याचा विचार खर तर शास्त्र असाय कौमार प्राज्ञा धर्मान भागवतां विचारच समजायच झाला तर कुठे बालपणात निर्माण होईल काही सांगता येत म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे सगळे काय सवड शास्त्राची मी यादी तुम्हाला दिली काय हे सगळे सवड शास्त्राची यादी दिली शास्त्रात कोणाला ना सवड नाही <laughs> सगळ्यांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर हे चोख हे मैळ निर्णून या बाळ देखे केवळ मुखीची गादी अशी जोपर्यंत स्थिती आहे तोपर्यंत बंधन पण एकदा उचललेला पदार्थ मूल तोंडात घालायच्याऐवजी खिशात घालायला लागले की समजाव्याला उद्यापासून शासन केले पाहिजे ही त्यातली मुख्य महत्वाची गोष्ट एवढं लक्षात ठेवलं तर बाकीच बोलण्याचं काही कारण नाही मी याकरता आपल्याला सांगतो आहे की आपल्या जीवनामध्ये आपला आचार कसा असावा आता शास्त्रच मुलांना माहीत नाही शाळेत शिकवलं जात नाही नोकरी करतो तिथे कोणी शिकलेलं नसतं शिकवीत नाही आपण त्या न्हाव्याकडे जातो त्याला येत नाही आपण त्या पानपट्टीवाल्याकड जातो त्याला येत नाही हॉटेलमध्ये जातो त्याला येत नाही आता कुठे जातो आपण कोर्ट कचेरीत जातो तेथे तर मुळेच येत नाही कोण तुम्हाला शास्त्र निर्णयामध्ये कर्तव्य कर्तव्य सांगणार पूर्वी काय होत बारा वर्ष गुरुच्या अध्ययन करीत असता जीवनामध्ये निर्णय करण्याची जी योग्यता आहे ती निर्णय क्षमता येईल अशा प्रकारचं अध्ययन केलं जात होत आता तर साध्यन केलं जात नाही जिथे केलं जात i... तिथे कुणी जात नाही त्यामुळं आणि कुणाला मनाला विचार करा कि तुम्हाला असं किती मनापासून वाटते की आपल्याला आपल्या जीवनाचा निर्णय करण्याचं शास्त्र पहिल्यांदा शिकायचं जेवढं इंजिनिअर व्हावं वाटत जेवढं वकील व्हावं वाटतं जेवढं कला यावी वाटते त्या मानाने आपल्या जीवनामध्ये शास्त्र निर्णय करण्या की आपल्याला योग्यता प्राप्त झाली पाहिजे असं किती लोकांना वाटत आपलं नाव आहे कुठे बघ आपण चिंतन करा की आपण आहोत का त्याच्यामध्ये असं जर तुम्ही चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल कि आपल्या भावनेचा आपल्या विचाराचा आणि आपल्या आचाराचा निर्णय शास्त्र सांगेल त्याप्रमाणे असं किती लोकांना वाटतं अगोदर शास्त्र कळत नाही जसं मौली लिहिले न कळे न घडे सर्व का अगोदर कळण्याचे मारा मार आणि कळलं तर वागायचे त्याच्यापेक्षा मारहामार कळलं आपल्याला उद्या किंवा या प्रमाणे वागाव किती लोक त्याप्रमाणे वागतात आपण वागतो का पहिला प्रश्न आम्हीच वागत नाही तर लोकांना काय सांगायचं असा खरा प्रत्येकाच्या पुढे प्रश्न पण लोकांची प्रवृत्ती आता अशी आहे की आम्ही बिघडलो तरी चालेल पण आम्ही लोकांची सुधारणा करणार काय प्रतिज्ञा काय लक्षात घेऊ आजकालच्या लोकांची प्रतिज्ञा काय आम्ही बिघडलो तरी चालेल पण लोकांना घडवणार आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना असा त्याचा अर्थ <laughs> नाही मात्र आम्ही बी घडलो तुम्ही बी घडानालो तुम्ही तयार व्हा असा खरा त्याचा अर्थ आहे पण आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तरी चालेल पण लोकांना घडवणार अशी लोकांची प्रतिज्ञा तर ही गोष्ट काही बरोबर नाही मी करता सांगतोय की ग्रंथोपजीवी हे म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट नक्की सांगायची आहे की उपजीव्यभूत प्रमाणभूत असलेले वेद व वेदोपजीवी ग्रंथ ते मानून त्यांच्याप्रमाणे आपल्या आचाराचा भक्तीचा आणि विचाराचा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय तर अतिंद्रिय असणारा जो धर्म अतिंद्रिय असणारं जे ब्रह्म या विषयामध्ये प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन प्रमाणांच काहीही चालत नाही व या प्रमाणाला उपोद बलक असणारा तर्क तोही चालत नाही गोचरु तिथी गोचरिटी या तर्काने ते परब्रह्म कधीही गोचर होत नाही सर्वसामान्य व्यवहाराची गोष्ट सोडून द्या सोडून द्या म्हणजे मुमुक्षचा थोडा आपण पुढे विचार करायला लागलो तर हे आत्तापर्यंत सांगितलं हे बरोबरच आहे धर्म ब्रह्म वाले कहीं अति प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल है हनुमान प्रमाण दुर्बल है हनुमान प्रमाणा उपोजबल जो तर्क तो ही दुर्बल है ज्यादा भिस्त हम फारो प्रमाणे लोग अपने पण या सर्वांचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे की तर्क हा जर वेदानुमोदित नसेल तर अप्रतिष्ठित असं प्रतिपादन केलं प्रतिष्ठित तर्कालाच प्राधान्य दिलं जात अप्रतिष्ठित तर्क घटकाभर लोकांच्या मध्ये काही विस्मितता आश्चर्य निर्माण करी पण तेवढ्याने भागत नाही तेवढ्याने पुढे निर्णयाप्रमाणे अनुभव येत नाही म्हणूनच शास्त्रामध्ये असं वचन आहे अतिंद्रिया श्रुती देव बली असतिंद्रिय निर्णयाच्या बाबतीत श्रुतीला प्रामाण्य दिलं पाहिजे तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे असं लक्षात ठेवलं किती लोक वागतात हा भाग वेगळा आहे आपण पाहतो कि प्रत्यक्ष प्रमाणाने काही गोष्टी विरुद्ध आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय की अतिंद्रिय अर्थाच्या बाबतीत वेदाला किती प्रमाण मानावं शास्त्र म्हणे जे सांडावी ते राज्य ही ऋण मानावे हे तरी न म्हणावे विषयी वेद त्याने असं राज्य आहे आपला आपल्याला राज्य अनुकूल वाटतं कि प्रतिकूल वाटतं राज्य म्हणजे सुखसुखीने समृद्धाची स्थिती आपल्या पुढे आणून ठेवली प्रत्यक्ष प्रमाणाने काय दिसत वेदाने सैन्य ते सोडून द्या म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने जी गोष्ट अनुकूल वाटते ती अनुकूल गोष्ट शब्द प्रमाण सांगतं टाकून द्या तर टाकून दिलं पाहिजे किती लोकांचं धैर्य होणार आहे लोक म्हणतील आम्हाला प्रत्यक्ष अनुभव येत आणि हे काय सांगतात त्यांच्यावर आपण आपलं आपला जो अनुभव येतो तो खरा आणि वेदाने सांगितलं की तुम्ही विष घ्या अरे विष विष तर आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणजे विरुद्ध आहे घेवावी तरी न म्हणावी विषय विरु। विरुद्ध असलेलं विष जर वेद घ्या म्हणत असेल तर ते नाही म्हणूनय इतकं प्रमाण मानस किती लोक असे मानणारे नाहीतील काही सांगता येत नाही दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट आहे कृष्ण शिष्टाईची ज्यावेळी कृष्ण शिष्टाईला गेले त्यावेळी यद्यपि भगवान सर्वज्ञ त्यांना घरी बसूनच कळलं होतं काय कि युद्ध होणार अपरिहार्य आहे अटल आहे आणि घरी बसूनच कळलं म्हणण्यापेक्षा ज्यावेळी भगवंत या सगळ्यांची कुंडली पाहतो त्यावेळी त्याला ते सगळं दिसतच असत सगळं असं असून सुद्धा त्या कुंडलीतही माझी शिष्टाई आहे हे त्याला माहित होत <laughs> आणि त्याला दुसरंही माहित होत कि ही शिष्टाई लोकाचारा करता मला केली पाहिजे माझ्या करता जरी नसले तरी लोकाचारा करता कारण मला पुढे लोकांना सांगता आलं पाहिजे कि मी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला तरीही मी अर्जुन दुर्योधनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही युद्ध आठवत झाला पुढे काय तरीही मी सांगत होतो कि तू युद्ध करू नको अस भगवान पुढे म्हणणार त्याची योजना भगवान करतोय भगवंताने त्या दुर्योधनाला सांगितलं कि हे दुर्योधना तू या पांडवांचा हिस्सा सगळा देऊन टाक आणि तुला सगळा हिस्सा देता आला नाही तर निदान पक्षी त्यांना पाच गावं देऊन टाक उरलेली सगळी गावं तू घे दिल्ली कलकत्ता मुंबई मद्रास अशी पाच गावं देऊन टाक बाकी तू घे तो म्हणाला मग काय राहील माझ एवढ माझ काय राहील एवढ तो म्हणून थांबला नाही तो म्हणतो आहे की सुईच्या आग्रावर जेवढी माती बसेल ना तेवढी माती सुद्धा मी देणार पाच गाव आणि अर्ध राज्य याची तर तू भाषा सोडून दे असं भगवंताला दुर्योधन सांगतोय भगवंताच वचन असं आहे की हे दुर्योधना आहे तू जर त्यांचं राज्य तू आत्ता दिलंस तर तुझे आत्ताचं राज्य आहे ना हे राज्य आता पुढे दीड पट असं होणार म्हणजे या देण्याने तुझ्या भाग्याचं उदय होणार आहे तो काय म्हणतो भाग्याचा उदय होणार आहे पुढे म्हणजे केवळ शब्द प्रमाणाने उदय आणि भविष्यात आणि प्रत्यक्ष प्रमाणाने राज्याचा ताबा व सुखाचा भोगता मी आहे मग भगवंताच्या शब्द प्रमाणाला प्रामाण्य देऊन अर्ध राज्य टाकायचं का प्रत्यक्ष प्रमाणाला प्रामाण्य देऊन अजिबात त्याला राज्याचं नाव सुद्धा अगदी सुईवर बसणार माती सुद्धा द्यायची हे खरं असा त्याच्या पुढे प्रश्न होता कशाला त्याने प्रामाण्य दिलं प्रत्यक्ष प्रमाणाला प्रामाण्य दिलं शब्द प्रमाणाला त्यांनी प्रामाण्य दिलं नाही म्हणजे शब्दाला प्रामाण्य न मानता युद्ध करावं लागलं काय घडलं ते मी तुम्हाला आता सांगत नाही हे तुम्हाला सगळं माहीत आहे मी एवढ्या करता सांगितलं की शब्दाला प्रामाण्य मानून आज आपल्याला प्राप्त असलेलं अनुकूल असलेलं आपल्या सत्तेत पुन्हा पुन्हा आणायचं नाही पुन ते पण तेही राज्य देव काय म्हणतो टाकून दे म्हणजे जे प्राप्त आहे सुखाला साधन आहे ते टाकून दे आणि काय सांगतो पुढे अजून काही नाही अजून काही वर्षांनी त्याच्या मोबदल्यात तुला पुढे भविष्यात मोठं राज्य सुख वैभव मिळेल तो पुढे मिळणार आता टाकून का उपयोग आहे पुढे मिळेल किंवा मिळणारही नाही त्या आजचं मात्र आत्ता टाकावं लागेल मग ते जाईल त्यापेक्षा हे न सोडणं चांगलं असं त्यांनी निर्णय केला समजलं म्हणून शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य ही आयुर्वेदामध्ये रसप्रक्रिया आणि त्या रस प्रक्रियेमध्ये असं दिलेलं आहे कि काही रसौषधी विषापासून तयार केली बचनागापासून तयार केलेली आहे काही आताची सुद्धा औषध अशी आहेत की जी विषापासूनच तयार केली आहे आणि ती आपल्या रोगाची निवर्तक आहे एका औषधाचं नाव आहे अतिविष काय नाव आहे का औषधाचं अतिविषाचा काठा त्याचं नाव काय अतिविष्याचा काठ एका वहीच्या मुलाला बरं नव्हतं आणि बरं नव्हतं म्हणून ते वैत्यांच्याकडे आणि वैत्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हा अतिविषाचा काठा आहे तुमच्या मुलाला द्या त्याचा रोग लगेच बरा होईल तुम्ही काही चिंता करू नका बाई घरी गेली त्याने विचार केला की अतिविष आपल्या मुलाला ना आपल्या हाताने द्यायचं हे काही बरोबर नाही त्यापेक्षा आपण आपल्या घरी थोडं विष आहे ते थोडं देऊन बघून मग अतिविषयी देऊ घरी गेली आणि थोडं विषय बघितलं मुलगा मेला त्याला रडत त्याकडे की मुलगा मेला कसं कसं तुम्ही केलं काय केलंच बही मी दिलेलं औषध तू दिलस का नाही म्हणाले तुम्ही दिलेलं औषध कसं काय मग तुम्ही अतिविषाचा काढा दिला होता मी असा विचार केला की अतिविष नंतर दिवागो जर विष देऊन बघू म्हणून बघितलं तर विषातच मुलगा मिळाला अतिविषात कसा जागेल बाई अतिविष हे त्याचं नाव आहे ते आहे औषध आणि जरी थोडं असलं तरी अति नसलं तरी विष विष आहे हे अतिविष विष नसून औषध म्हणून आपण अतिविषाचा काढा जर शास्त्राने दिला आयुर्वेदाने तर अतिविषाचा काढा घ्यावा थोड विष घेऊ नाही अतिविष आहे अशा नावाकरता त्या अशि विषाच्या परित्याग करू जर तसं करीत तर अतिविषाचा काढा घेईल तर मनुष्य आरोग्य संपन्न होईल आणि न ऐकायचं आरोग्य संपन्न होणार नाही म्हणून घेवावी तरी न म्हणावे विषयी न मी घेत नाही असं म्हणू नये कारण त्या चांगीकार केला इतकं शास्त्राला प्रमाण मानून चालावं असा ज्ञानेश्वर महाराजांना